पुस्तक नैतिक धर्म लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील प्रकरण सात्वे सामाजिक आदर्श काही वेळा असं सांगण्यात येते की सर्व प्रकारच्या नैतिकत सामाजिक संबंध अद्यादृत असतात हे म्हणणे बरोबर आहे उदाहरणार्थ न्यायाधीशात योग्य न्यायभावना असेल तर न्यायालयात जाणाऱ्या लोकांना समाधान मिळते याचप्रमाणे प्रेम दयाळूपणा औदार्य आणि अशाच प्रकारच्या इतर गुणांचे संवर्धन आणि अभिव्यक्ती इतरांच्या सहवासात होऊ शकते निष्ठेचा गुणही इतरांच्या संदर्भातच असू शकतो राष्ट्रभक्तीबद्दलही वेगळे काही सांगण्याची आवश्यकता नाही खरे सांगायचे तर नैतिकतेचे असे एकही अंग नाही ज्यामुळे केवळ नीतीने वागणाऱ्याचाच लाभ होतो काही वेळा हे सांगण्यात येते की सत्यवादिता आणि अशाच इतर काही गुणांचा इतरांशी काहीही संबंध नसतो ते पूर्णपणे वैयक्तिक असतात परंतु खरे बोलल्यामुळे इतरांचे होणारे नुकसान वा हानी आपण टाळतो जसे खोटे बोलून आपण समोरच्या व्यक्तीची फसवणूक करतो आणि त्याला दुखावतो याचप्रमाणे जेव्हा माणसाला विशिष्ट कायदे परंपरा पटत नाहीत आणि तो समाजातून निवृत्त होतो तेव्हाही त्याच्या आचरणामुळे समाज प्रभावित होतच असतो असा माणूस आपल्या कल्पनेतील आदर्श जगात राहत असतो आपल्या कल्पनेतील आदर्श जग अजून जन्माला आले नाही याची त्याला खंत नसते नैतिकतेचे सध्याचे मापद तितकेसे चांगले नाहीत एवढी गोष्ट त्याच्याकरता त्या मापदंडांना विरोध करण्यासाठी पुरेशी असते इतर लोकांनी आपले जीवन बदलावे आणि त्यांनी आपल्याप्रमाणे नैतिकतेने वागावे याकरता तो त्यांना प्रेरित करील पैगंबरांनी अशाच प्रकारे जगाला वेगळ्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न केला जोपर्यंत माणूस स्वार्थी असतो व इतरांच्या सुखदुःखाची त्याला परवान असते तोपर्यंत तो एखाद्या जनावर किंबहुना त्यापेक्षाही वाईट असतो माणूस जेव्हा आपल्या कुटुंबाची काळजी घेतो तेव्हा तो जनावरांपेक्षा चांगला आहे असे आढळून येते आणि जेव्हा तो आपल्या कुटुंबाच्या व्याख्येत समाजाचा व राष्ट्राचाही समावेश करतो तेव्हा त्याचे मानवीपण अजूनच उठून दिसते आणि तो जेव्हा संपूर्ण मानव वंशाला आपल्या कुटुंबाप्रमाणे समजू लागतो तेव्हा तो आणखी काही पायऱ्या वरतरतो माणूस जोपर्यंत मानवतेच्या सेवेत अपुरा पडतो तोपर्यंत तो, तो प्राण्याच्या पातळीवरच असतो वा तो तेवढ्या प्रमाणात अपुरा असतो असे म्हणावे लागेल माझ्या पत्नीला झालेल्या इजेमुळे मला दुःख होत असेल वा समाजावरील संकटामुळे मला वाईट वाटत असेल परंतु माझ्या वर्तुळाभारही लोकाबद्दल जर मला काहीच वाटत नसेल तर स्पष्ट आहे की मला संपूर्ण मानवतेबद्दल काहीही वाटत नाही परंतु स्वार्थामुळे म्हणा वा भेदामुळे म्हणा पत्नी मुले अथवा समाज यांच्याबद्दलच्या माझ्या भावना त्यांना मी आपले समजतो म्हणून असतात सांगायचा अर्थ असा की जोपर्यंत प्रत्येक माणसाबद्दल आपल्याला सहानुभूती वाटत नाही तोपर्यंत आपण ना नीतिमत्तेवर आधारित धर्माप्रमाणे आचरण कलि असत्याच आपल्याला काही ज्ञान असतउच्च नैतिकता ही सर्वसमावशक असलीच पाहिजे हि आता आपल्याला कळल असल्यामुळे तिन सर्व माणसांना आपल्यामध सामावून घवश्यक असत मानव समाजाच्या आपल्याशी असलखा संबंधाचा विचार करता प्रत्यक्त माणसाचा आपल्यावर अधिकार असतो व त्याची सेवा करण हिआ आपल कर्तव्य असत आपला कुणावरही हक्क नाही असे गृहीत धरून आपण वागलो पाहिजे अशा प्रकारे वागणारा माणूस जगाच्या धावपळीत लोकांच्या पायाखाली चिरडला जाईल असा युक्तिवाद जो करेल तो अडाणीच आहे असे म्हणावे लागेल कारण ज्या माणसाने स्वतःला अंतकरणापासून इतरांच्या सेवेकरता वाहून घेतलेले असेल त्याच्या मदतीकरता देव नेहमीच धावून येत असतो हा वैश्विक अनुभव आहे या नैतिक मापदंडाप्रमाणे सर्व माणसे समान असतात याचा अर्थ सर्वांचे समानपद असेल वा सर्वांना सारखेच काम करावे लागेल असा नाही याचा अर्थ एवढाच आहे की मी उच्च पदावर असल्याचे कारण असेल त्या पदाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याची माझ्यातील क्षमता त्यामुळे माझ्यापेक्षा लहान पदावर काम करणारे लोक माझ्यापेक्षा कमी प्रतीचे आहेत असा व्यर्थ समज करून घेण्याचे कारण नाही समता ही आपल्या मनोवृत्तीवर अवलंबून असते आणि ती मनोवृत्ती आपल्यामध्ये येईपर्यंत आपण मागासलेलेच असतो याच नियमाप्रमाणे आपल्या स्वार्थाकरता कोणतीही राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर राज्य करू शकत नाही अमेरिकेतील मूळ रहिवाशांना कनिष्ठ पातळीवर ढकलून आपण शासन चालविन हि अनैतिक कृत्य ठरते, सुसंस्कृत वंश रानटी लोकांच्या संपर्कात येत असल तर त्या रानटी लोकांना आपल्या पातळीवर आणण हे सुसंस्कृत वंशाचे कर्तव्य ठरत याच नियमाप्रमाणे राजा आपल्या जनतचा सर्वक असतो मालक नसतो आणि अधिकारी सत्तेचा आनंद उपभोगण्याकरता नसतात लोकांना सुखी करण ह्यांचर्तव्य असतोकशाही असलखा राष्ट्रातील लोक जर स्वार्थी असतील थे तर त्या राष्ट्रातून काहीही चांगल निष्पन्न होऊ शकत नाही शिवाय याच नियमाप्रमाणे समाजातील व राष्ट्रातील सबळ सदस्यांनी दुर्बलांचे रक्षण त्यांचा छळ करायला नको अशा प्रकारच्या राज्यात आपला शेजारी गरिबीत खितपत पडलेला पाहण कोणालाही आवडणार नाही त्यामुळे तिथे उपासमारही राहणार नाही आणि कोणाजवळ अतिरिक्त संपत्तीही असणार नाही उच्च नीतीमूल्यांच पालन करणारी व्यक्ती कधीही प्रचंड संपत्ती गोळा करू शकत नाही नीतीमान व्यक्ती आपल्या नैतिकतेकरता जबाबदार असते आणि तिला परिणामांची चिंता नसत्या त्यामुळे आदर्श नीतिमत्तेप्रमाणे फार कमी लोक आचरण करतात याची चिंता करण्याच कारण तिला नसत नैतिकतेच आचरण करणाऱ्या व्यक्तीकडून काही अनैतिक कृत्य घडल आणि त्याकरता समाजाने कोणतीही प्रतिक्रिया दाखवली नाही तरी ती व्यक्ती स्वतःला अपराधी समजेल